वाल्मिकी रामायण सर्ग सर्गदुसरा नंतर राजाने समग्र परिषद निमंत्रण देऊन भरली आणि तिच्यापुढे त्याने हितकरानी आणि रोमहर्ष कसे पुढे दिल्याप्रमाणे उद्गार काढले त्याचा आवाज दुंदुमीसारखा आणि गंभीर आणि निनादत जाणारा होता गडगडणाऱ्या मेघासारख्या मोठ्या राजलक्षणायुक्त प्रिय वाटावा वा अनुपम रसयुक्त स्वराने राजा जमलेल्या राजांना म्हणाला माझ्या पूर्वीच्या राजेंद्रांनी माझ्याकडे सोपवलेले हे राज्य मी आपत्त्याप्रमाणे कसे पालन केले ते सर्व आपल्याला विधीत आहेच ईश्वकूकुळातील सर्व राजांनी प्रतिपाळ केलेले आणि सुखाला पात्र असलेले हे सारे जग मी अधिक सद्भाग्यशी जोडू इच्छितो पूर्व पावलावर पाऊल ठेवित त्यांच्या मार्गाने जात असताना मीही यथाशक्ती प्रजेचे नित्य अत्यंत दक्षतापूर्वक संरक्षण केले आहे समग्र लोकांचे हित आचारात हे शरीर या पांडुर छत्राच्या छायाखाली मी झिजवले आहे अनेक वर्षाचे वय झाल्यानंतर आणि दीर्घ आयुष्य जगल्यानंतर जीर्ण झालेल्या या शरीराला आता मी विसावा द्यावा म्हणतो सत्तेच्या प्रभावाने युक्त आणि इंद्रियावर जय न मिळवलेल्यांना वाहण्यास कठीण अशी लोकसमाजाचीही मोठी धर्माची धुरा वाहत असताना मी थकून गेलो आहे तेव्हा निकट असलेल्या सर्व द्विजश्रेष्ठांची अनुमती घेऊन मी आता पुत्राला प्रजाहिताचा कामी लावून विश्रांती घेऊ इच्छितो माझा पुत्र सर्व गुणांनी श्रेष्ठ असलेला माझ्याच वळणावर गेलो आह शत्रमर्दन राम पराक्रमशील इंद्रासारखा आहे न्यायरक्षक राजामध्ये श्रेष्ठ असलेल्या पुष्य नक्षत्रात संलग्न अशा चंद्रासारख्या शोभायमान असलेल्या पुरुष श्रेष्ठ रामाला मी उद्या सकाळी आहे हा श्रीयुक्त लक्ष्मणाग्रज तुमचा नेता होण्याला अनुरूप आहे त्याच्या नेतृत्वामुळे त्रैलोक्याला सुद्धा अधिक उत्तम नेता लाभण्यासारखे होणार आहे या भूमीला हे धन्यत्व मी आताच देऊ इच्छितो राज्यावर या पुत्राला बसून मी क्लेशमुक्त होईल जर हा माझा बेत आपल्याला चांगला आणि अनुरूप आहे असे वाटत असेल तर आपण आपली अनुमती मला द्यावी किंवा दुसरे मी काय करावे ते सांगावे जरी ही गोष्ट मला स्वतःला प्रिय असली तरी याहून दुसरे काही हिताचे असेल तर त्याचा आपण विचार करा निरपेक्ष वृत्तीच्या लोकांचा दुसरा काही विचार असेल तर तो उलटसुलट दोन्ही बाजूंच्या घर्षणातून अधिक लाभदायक होऊन बाहेर पडलेला असतो राजाच्या त्या बोलण्यावर इतर राजे आनंदित झाले आणि वर्षणाऱ्या महामेघाचे मोर जसे मोठा आवाज करून स्वागत करतात तसे त्याने ते त्याचे स्वागत केले त्याचे भाषण होताच हर्षाने युक्त असा स्नेहयुक्त होकाराचा आवाज उठला लोकांनी मोठ्याने घोष करून पृथ्वी दनानून सुटली धर्म आणि अर्थ जाणणाऱ्या त्या राजाचा आशय पूर्णतः जाणून ब्राह्मण आणि सेनानायक हे नागरिक आणि ग्रामीण प्रमुखांसह सल्लामसरती करता स्थिरबुद्धी ठेवून एकत्र जमले आणि मग दशरथ राजा वृद्ध झाला आहे हे मनात आणून त्याला म्हणाले राजा तुझ्या वयाला आता पुष्कळ वर्षे झाली आणि तू वृद्ध झाला आहेस राम राजाला युवराज म्हणून अभिषेक कर महाबलवान महा राम मोठ्या हातीवरून मुखावर छत्राचे आवरण धरून जावा अशीच आमची इच्छा आहे त्यांचे हे भाषण ऐकून राजाने जण त्यांच्या मनातील प्रिय गोष्ट आपल्याला माहीतच नाही असे भासून ती जाणून घेण्याच्या इच्छेने तो त्यांना म्हणाला राजे हो माझे भाषण ऐकूनच तुम्ही राघवाने राजा व्हावे अशी इच्छा करीत आहात की काय मला तसा संशय येतो तेव्हा स्पष्टपणे काय ते बोला मी धर्माने पृथ्वी विजयला शासन करीत असताना तुम्ही युवराज महाबलवान झालेला पाहण्याची इच्छा का करीत आहात मग नागरिक आणि ग्रामीण जनांसह ते सगळे थोर थोर लोक राजाला म्हणाले महाराज तुमच्या पुत्रात अनेक कल्याण गुण आहेत या देवासारख्या ज्ञानी गुणवंताचे जे गुण आम्हाला प्रिय वाटणारे आणि आनंद देणारे ते सर्व आम्ही आपल्याला सांगतो ऐका अत्यंत पराक्रमी राम इंद्राप्रमाणे दिव्य गुणांनी युक्त आहे आतापर्यंत झालेले जा सर्व ईश्वाकुवंशीयांपेक्षा महाराज हा विशेष आहे या लोकात राम हा सत्पुरुष आहे तो मनाचा प्रामाणिक सत्यप्रायणय आणि संपत्तीसह धर्म साक्षात रामापासूनच निघालाय प्रजेला सुख देण्यात तो चंद्रासारखा क्षमा गुणात पृथ्वीसारखा बुद्धीने बृहस्पतीसारखा पराक्रमशीलेत साक्षात इंद्रासारखा तो धर्मज्ञ सत्य शीलवान निर्मत्सिर क्षमाशील वृत्तीच आहे दुःखी तांत्वन देणारा सौजन्युक्त कृतज्ञ आणि संयमशील आणि प्राणी मात्र बहुश्रोत अशा वृद्ध ब्राह्मणांचा तो आदर करणार आहे त्यामुळे या लोक की त्याची कीर्ती यश आणि तेज अतुल प्रमाणात वाढत देव असुर आणि मनुष्य यांच्या सर्व अस्त्रात तो निपुण आहे विद्याव्रत घेऊन ते योग्य रीतीने त्याने वेद वेदांगासह पूर्ण केले आहे भरता भरतासारखा ज्येष्ठ बंधू जगात गांधर्वैद्येती श्रेष्ठ है। कल्याण गुणांचे तो माहेर खरा है। थोर बुद्धीचा आणि कधी गांजून न जाणारा असा हा साधू पुरुष आहे धर्म अर्थ यात निपुणता प्राप्त केलेल्या श्रेष्ठ द्विजाकडून याला शिक्षण मिळालेले आहे हा जेव्हा एखाद्या गावाकरता किंवा नगराकरता लक्ष्मणासह लढाईवर जा, जातो तेव्हा पराभव घेऊन कधी परत येत नाही संग्राम करून परत येत असताना तो घोड्यावर असो किंवा हत्तीवर असो नागरिकांना त्यांच्या मुलाबाळांविषयी स्त्रियांविषयी नोकर चाकर आणि शिष्य या सर्वांविषयी आपतेष्टांप्रमाणे कुशल विचारतो पित्याने औरसपुत्रांना जितक्या प्रेमाने विचारावे तसे तो ब्राह्मण क्षत्रिय इत्यादींना यथाक्रमाने आणि अगदी बारीक सारीकरीतीने ब्राह्मणांना तुमचे शिष्य तुमची सेवा ठीक करतात ना क्षत्रियांना तुमच्या शरीराचे नाजूक भाग कवचाने चांगले सुरक्षित केलेले असतात ना असे विचारतो तो पुरुष व्याघ्र राम नेहमी सापडली तर तो अतिशय होतो सर्व आनंदी राम आम्हा पित्यासारखे प्रेम करतो तो सत्यवादी महान खडग धनुष्य धारण करणारा वृद्धांच्या सेवेत तत्पर आणि जितेंद्रिय सर्वांशी हसून बोलणारा तन मनाने धर्माला वरलेला अशा योजना करणारा आणि अविश्वसनीय गोष्टीत मन न घालणारा वादविवाद करण्याच्या कले तो वाचस्पती सारखा वागताय त्याच्या सुंदर भोया आणि मोठमोठे लालसर डोळे यामुळे तो साक्षात विष्णूच वाटतो आपल्या शौर्य वीर पराक्रमाने त्याने आणि भोगांचे इंद्रियावर आक्रमण न होऊ देता हा राम प्रजापन्नात नित्य झुंपलेला राहिलेला असल्यामुळे लोकांचा अत्यंत आवडता झाला आहे उपभोग घेण्याचे याच्या सामर्थ्य मग या पृथ्वीचेच काय सांगता याचा क्रोध अथवा याची प्रसन्नता कधी व्यर्थ जायची नाही जे वधाला पात्र आहेत त्यांचा हा संयमाने वध करतो पण ज्यांचा वध करायचा नाही त्यांच्या बाबतीत हा राख सुद्धा करीत नाही ज्याच्याविषयी याला आनंद आणि संतोष होतो त्याला हा संपत्ती साधने विपुल देतो सूर्याचा प्रकाश किरणांच्या योगाने जसा फाक्तो, तसा हा राम आपल्या संयमात ठेवलेल्या सारे प्रजाजना आवडणाऱ्या आणि आवड उत्पन्न करणाऱ्या गुणांनी शोधतो असा तो गुणसंपन्न अत्यंत पराक्रमी लोकपाला समान राम आपला नाथ असावा अशी या भूमीची इच्छा आहे हा तुमचा राघव खरोखर तुमच्या कल्याणाकरता म्हणूनच तुमचा पुत्र झालाय खरोखर मरीचे कश्यपा पुत्र कश्यपा राम हा रामही पुत्रगुणाने युक्त आहे या सुप्रसिद्ध रामाला देव असुर मानव गंधर्व सर्प इत्यादी सर, तसेच या सबंद राष्ट्रातले आणि या उत्तम नगरीतले सर्व लोक आतले आणि बाहेरचे नगरातले आणि ग्रामीण बल आरोग्य आणि आयुष्य चिंतितात थोर मनाच्या वृद्ध तशाच तरुण स्त्रिया सायंकाळी आणि सकाळी एकत्र जमून रामाकरता सर्व देवांना नमस्कार करून प्रार्थना करतात महाराज त्यांचे हे मागणे तुमच्या कृपा प्रसादाने पूर्ण कमला कमळासारख्या सावळ्या सर्व शत्रूंचा निपात करणाऱ्या तुमच्या पुत्राला रामाला हे राजश्रेष्ठा यवराजपतीवर बसलेला आम्हाला पा, पाहू दे कृपवंत महाराज तुमचा हा विष्णू सारखा लोकहितामध्ये रथ उदार गुणानियुक्त असलेला पुत्र त्याला आमच्या हिताप्रित्यर्थ सत्वर आपला सत्वर आपण आनंदीत अंतक अभिषेक करावा अयोध्याकांडाचा दुसरा सर्ग समाप्त